श्री राम समर्थ पंचिका चौदावी समास पाचवा ग्रंथाकर्तृत्व गुरुभजन प्रकार कर्तृत्व कोणाचे आणि त्यांनी केलेल्या निर्मितीचं स्वरूप काय आहे हे आता अनुभवाच्या प्रकाशात धुंडाळले पाहिजे प्रथम काय केले ते पाहो म्हणजे आपोआपच कर्ता कोण आहे ते कळेल म्हणून आता काय केले आहेत ते पाहो स्पर्शादी वर्ण अनादि है ओंकार त्रिम्रांसी गति आकाशाच शब्दगुण ये सर्व अनादीच है वेदशास्त्र ही अनादी है आर्थ ही सर्वे अगोदर है तो मग ये के सर्व नवीन च है को जे के लिए कुछ दिस व्यर्थ होय सर्व खोटेच आहे असे ठरते मग कर्तेपणाचे मूळही आपोआपच तुटते तरी सुद्धा देहाकडून कर्म घडतेच मग सुषुप्तित हा देह मढ्यासारखा असतो तेथे काहीच करत नाही इंद्रिये देहा वाचून राहत नाहीत मग त्यांना काही करणे कसे शक्य होईल प्राण तर जड असल्यामुळे काही करू शकत नाही बुद्धी इत्यादी परप्रकाशाने वागतात आणि देहा वाचून त्यांना केव्हाही रूपच नाही आत्मा तर निराभासच असतो जीव मिथ्या असल्यामुळे काही करत नाही उभय तादात्म्यामुळे म्हणजे जीव हा आत्मा आणि देह या दोहोशीही तादात्म्य पाहू शकतो त्याला कर्तृत्व येते असे म्हटले तर तादात्म्य अज्ञानाने केलेले असते त्यामुळे ज्ञान होताच ते केलेले नष्ट होते मग कर्तृत्व कोठे येते केळीचा गाभा पाहू गेल्यास सर्व सोपटीच हाताशी येतात अशा परिस्थितीत ज्याला कर्ता असे नाव देऊ शकू तो आकाशाच्या फुलाप्रमाणे मिथ्याच होय करता मुळातच जन्म पावत नाही जे केले ते सर्व मिथ्या असल्यामुळे हे केले ते केले नाही असे बोलूच नाही सर्व ब्रह्मांड केले त्याकडे तर कर्तृत्व येऊ शकत नाही तेव्हा मृगजाळावर वडवण बांधले हे शब्द मिथ्या ठरतात मागील अक्षरे पुढे जोडले आणि पुढील वर्ण मागे एवढ्या कारणासाठी अमुन बडबड करणे व्यर्थ होय असो सद्गुरुनाथ आपण होऊन हे मी पण राहूच देत नाहीत त्यामुळे हे निरूपण कशाप्रकारे झाले हे कळतच नाही श्री गुरु आद्यंती आरंभापासन शेवपर्यंत है मध्य हीपुन केोर तथे कसा उरेल पेरता ऊसच होता वही तो ऊसच होता काड़ तो ऊसच होता या सर्व अवस्था मध्य तो रसानेच भर होता मुला कंद ही दिस नहीं कि शेड्याला फल नहीं अथवा मध्य कणिस ही लगता तरी तो निर्फलता करू नयाद्योरल व्रता चौकसी अदांत नहीं वेदांत सर्वज्ञान प्रत्यक्ष अ सिद्ध शब्दाला चिट्टू ना शब्दाबरोबरच घरंगळत जाणारे ज्ञान असेल तर ते ज्ञान व्यर्थ गेले असे समजावे तेव्हा शब्दाच्या आतील अर्थरूपानेच त्याचे श्रवण झाले आणि त्या श्रवणाने जे अर्थरूपच अनुभवाला येते याला प्रतीती असे म्हणतात देहबुद्धीसहित सर्व पापांचे खंडन म्हणजे निरसन होऊन आपण भ्रांतीमुक्त होतो आणि निवांत ब्रम्हरूप होऊन उरतो यालाच प्रतिती म्हणतात भोजन केल्यानंतर तृप्ती होते आणि त्यामुळे ढेकर देताच हीच भोजनाची मुख्य फलश्रुती होय तिच्यासाठी दुसऱ्या कुणाला विचारायची गरज नाही दृश्य रूपी पाप ओसरले परब्रह्मरूपी पुण्य उरले तरच अनुभवाधिष्ठित समाधान प्राप्त होते ते संधान अंगात बांधते प्रतितीस येते असे प्रतितीस आले तरच त्याचा स्वीकार करावा तद्व्यतिरिक्त इतर सर्व शब्दांचा हो वागणूक चालू असते तो पर्यंत हे मुक्तीवरील सद्गुरु भक्ती चालू असणे हेच ज्ञानाचे फळ होय त्या भक्तीचे स्वरूप कसे असते चैतन्यसागरात तद्रूप झालेली एकरूप झालेली जी लाट अभिन्नपणे वावरते तेच तिचे स्वरूप होय मी देहबुद्धीयुक्त असलो तरी तुझाच सेवक आहे जीव असलो तरी तुझाच अंश आहे आत्मस्वरूपात तू मी अशा प्रकारचा भेदाला जागात नाही संत सत आणि सद्गुरू हा केवळ नामभेदाचा प्रकार असला तरी त्यांच्या रूपाने मी पणा विरहित एकच असलेले निर्विकारी तत्व तेथे असते मीपणा वाचून भजन ही नवविध उपासना होय सदरूप सद्गुरु चरणापासून वेगळेपणाने उरू नये हेच तिचे लक्षण आहे ही नवविध भक्ती श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन परिपूर्ण दास्य सख्य आणि आत्मनिवेद या स्वरूपात असते हे नवविध असूनही एकूप असतात हेच या ऐक्यभक्तीचे कौतुक आहे ग्रंथाचा विस्तार येथे पूर्ण झाला आता श्रोत्यांनी सावध असावे संतांना सद्गुरूंकडे परोपकाराच्या उद्देशाने वरप्रसाद मागव श्रोते आणि वक्ते उभयता दोन्ही हात जोडून ऐकण्यासाठी सरसावले गुरुमाऊली प्रसन्न होऊन म्हणाले लवकर मागा संत सद्गुरु अतिशय उदार असून चिदाकाशात उगवलेल्या सूर्यासारखेच होत साधक मुमुक्षु त्यांच्या समोर प्रार्थना करू लागले सद्गुरूंना जे अनन्य भावाने शरण जातात त्यांच्या मनातील द्वैताचे तत्काल खंडन भावे। संत सुप्रसन वदनाने म्हणाले तथास्तू तथास्तू त्या सुकुमार गुरुभक्ताला अहंकाराचा वारा लागू नये तेव्हा संतांच्या मुखातून उद्गार निघतात तथास्तू तथास्तू साधकांच्या सर्व समुदायाला कल्पनेच्या उष्णधळांनी स्पर्श करू नये यावर संत मुख कमला उद्गारले तथास्तू तथास्तू त्यांना माईकाची म्हणजे मायेने निर्माण केलेल्या गोष्टींची भीड पडू नये त्यांची वृत्ती गुरुचरणांमध्ये दडून राहो त्यावर संत म्हणाले तसेच घडेल तथा असतो तथा स्वस्वरूपाचा कधीच विसर पडू नये त्यासाठी म्हणजे विसर पडण्यासाठी त्यांना क्षणभराचाही अवसर मिळू नये हे ऐकतात सर्गदुरू म्हणतील तथा असतो तथा असतो गुरूंच्या जर वाणी शिणत असेल तर ती जीभ झडून जाव त्या क्षणी उदार हृदयाचे संत म्हणतात तथा असतो गुरुंना विसरून जर अनेकांचे दर्शन घडले तर त्या क्षणी हे मस्त फुटून जावं त्यावेळी संत प्रेमपणाने म्हणतात जाव मग सद्गुरुचरणी मात्र एकनिष्ठपणे उरव संत म्हणे लगेच म्हणतात तुझी ही इच्छा पूर्ण होतो तथा असतो अशा प्रकारे वरदाष्टकाचा हा प्रकार संपूर्ण झाला मग एकच जय जयकार झाला जे आश्रय करतील त्यांना कोणते फल द्यायचे ते स्वतःच फलस्वरूप होतात इति श्रीमत्गमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ग्रंथकर्तृत्वगुरभन प्रकार पंचम ससा उपसंहार पंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ।